अध्याय तेरावा विभिन्न पुराणांची श्लोक संख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा सूत म्हणतात ब्रह्मदेव वरुण इंद्र रुद्र आणि मरुदगण दिव्य स्तोत्रांनी ज्यांची स्तुती करतात सामगायन करणारे ऋषी अंग पद क्रम तसेच उपनिषदांच्या सह वेदांच्या द्वारे ज्यांचयन करतात योगी ध्यानाच्या वेळी निश्चल झालेल्या मनाने ज्यांचे दर्शन घेतात आणि देव दैत्य दैत्यसुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत त्या स्वयं प्रकाश परमात्म्याला नमस्कार असो ज्यावेळी भगवंतांनी कच्छप रूप धारण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकांनी खजविल्यामुळे ज्यांना झोप आली त्यावेळेचे त्या त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करोत त्यावेळी त्या, त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यात खळबळ माजली त्या संस्कारांच्या खुणा आजही शिल्लक आहेत त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनाऱ्यावर लाटांच्या रुपाने ये जा चालू झाली ती अजूनही थांबत नाही आता पुराणांची वेगवेगळी श्लोकसंख्या त्यांची बेरीज श्रीमद भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचा हेतू हा ग्रंथ दान करण्याची पद्धत दान आणि पठण इत्यादींचा महिमा सुद्धा एक ब्रह्मपुराणात दहा हजार पद्मपुराणात पंचावन्न हजार श्री विष्णू पुराणात तेवीस हजार आणि शिवपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत श्रीमद भागवतामध्ये अठरा हजार नारद पुराणात पंचवीस हजार मार्कंडेय पुराणात नऊ तसेच अग्निपुराणात पंधरा श्लोक आहेत भविष्य पुराणाची श्लोकसंख्या चौदा हजार ब्रह्मवैवर्ताची अठरा तसेच लिंगपुराणाची अकरा आहे वराह पुराणाची श्लोकसंख्या चोवीस हजार स्कंद पुराणाची एक्क्याऐंशी हजार एकशे आहे आणि वामन पुराणाची दहा आहे कुर्म पुराण हे सतरा हजार श्लोकांचे आणि मत्स्य पुराण चौदा हजार श्लोकांचे आहे गरुड पुराणामध्ये एकोणीस श्लोक आणि ब्रह्मांड पुराणात बारा श्लोक आहेत अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोकसंख्या एकूण चार लक्ष आहे त्यापैकी श्रीमद भागवत अठरा हजार श्लोकांचे आह भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभिकमळात असलेल्या आणि संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला कृपा करून हे सांगितले याच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी वैराग्य उत्पन्न करणाऱ्या पुष्कळ कथा आहेत भगवान श्रीहरींच्या ज्या लीला कथा या महापुराणात आहेत त्या अमृत स्वरूप असून सत्पुरुष आणि देवांनाही आनंद देणार्या आहेत सर्व वेदांताचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकता रूप अद्वितीय सद्वस्तु प्रतिपादन करणे आणि त्यांचे फल म्हणजे मोक्ष भागवताचा ही विषय तोच आहे जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भागवताचे सुवर्णसिंहासह दान करतो त्याला परमगती प्राप्त होते जोपर्यंत सर्वश्रेष्ठ श्रीमदभागवत महापुराणाचे दर्शन होत नाही तोपर्यंतच संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शोभून दिसतात हे श्रीमद भागवत सर्व वेदांतचे सार आहे या रसामृताचे पान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणात रमत नाही जशी नद्यांमधा देवतांमध्ये विष्णू आणि वैष्णवांमधे श्री सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे पुराणांमध्ये श्रीमद आहे हे ऋषींनु सर्व क्षेत्रांमध्ये जशी काशी सर्वश्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सर्व, सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे श्रीमद भागवत हे सर्व दृष्टीनी निर्दोष पुराण आहे वैष्णमाना हे अत्यंत प्रिय आहे या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंसाच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णत लिप्त अशा ज्ञानाचे वर्णन केले गेलेले आहे या ग्रंथात सर्व कर्मांपासून आत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी या आहे जो याचे भक्तीने श्रवण पठन आणि मनन करतो तो मुक्त होतो हा अजोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रम्हदेवासाठी प्रकाशित केला नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना पुढे नारदांच्या रूपाने व्यासांना आणि त्यानंतर ज्यांनी व्यासरूपाने योगेंद्र शुकदेवांना आणि श्री शुकदेवांच्या रूपाने दयाळू होऊन परिक्षिताला उपदेश केला त्या परमशुद्ध मायालापासून रहित, शोक रहित अविनाशी स्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वासुदेवांना नमस्कार करतो ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाशी ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला त्या योगीराज ब्रम्ह श्री शुकदेवांना नमस्कार असो ज्यांनी हे महापुराण ऐकवून संसार सर्पाने दंश केलेल्या परीक्षिताला मुक्त केले हे देवादी देवा, देवा प्रभू ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहात म्हणून आपणच आता आमच्यावर अशी कृपा करा की प्रत्येक जन्मात आपल्या चरणकमलांवरच आमची भक्ती राहो ज्या भगवंतांच्या नामांचे संकीर्तन सर्व पापे नष्ट करते आणि ज्या भगवंतांच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःखे नाहीशी करते त्याच परमतत्व स्वरूप श्रीहरींना मी नमस्कार करतो अध्याय तेरावा समाप्त स्कंध बारावा समाप्त हरिओ संपूर्ण ग्रंथीयमविंद समर्पयेन कमले शाश्वती हे गोविंद तुमची वस्तू मी तुम्हालाच समर्पण करतो त्या योगे तुमच्या चरणकमलांचे शाश्वत प्रेम मला द्या श्री श्रीकृष्णापणवस्त हर ओं तत्सत्